वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग छप्पन्नावा वशिष्ठाने असे म्हटल्यानंतर बलवान विश्वामित्र आग्नेय अस्त्र उभारून थांब थांब असे म्हणाले दुसरा जणो कालदंडच असा ब्रह्मदंड उग उगारून भगवान वशिष्ठ क्रोधाने बोले क्षत्रिय बंधो हा मी येथे उभा आहे काय तुझे बळ असेल ते दाखव हे गाधीपुत्रा तुझ्या शास्त्राविषयीचा तुझा दर्प मी आता घालून टाकतो कुठे ते तुझे क्षात्रबळ आणि कुठे ते महान ब्रह्मबळ हे क्षत्रिय कुलकलंका माझे दिव्य ब्रह्मबल पहा त्या ब्रह्मदंडाने गाधीपुत्र विश्वामित्राचे भयंकर आग्नेयास्त्र पाण्याने आग्नेची झग शांत व्हावी तसे शांत झाले मग क्रुद्ध विश्वामित्राने वारुणास्त्र रौद्रास्त्र ऐंद्रास्त्र तसेच पाशुपतास्त्र आणि ऐंशी कास्त्र फेकले मानवास्त्र मोहनास्त्र गांधर्व स्वापन झु झृंबण संतापन आणि विलापन, शोषणं धारणं ही अस्त्रे तसेच अत्यंत अजिंक्य असे वज्रास्त्र ब्रह्मपाश कालपाश वारुणपाश पिनाकास्त्र द्यास्त्र शुष्क व आर्द्र अस्त्र अशनी दंडास्त्र पैशाचास्त्र प्रौंचास्त्र धर्मचक्र कालचक्र विष्णुचक्र वायव्य मथन हय हयशिरास्त्र दोन प्रकारच्या शक्ती त्याने फेकल्या तसेच कंकाल आणि मुसल वैद्याधरास्त्र आणि भयंकर कालास्त्र घोर असे त्रिशुलास्त्र कापाल आणि कंकण अशी रामा सर्व अस्त्रे त्याने फेकले परंतु त्या तपस्वी श्रेष्ठ वशिष्ठांच्या बाबतीत काही अद्भुतच घडले ती सर्व अस्त्रे वशिष्ठांनी दंडाच्या द्वारा गिळून टाकली ती सर्व जे ते अस्त्रे जेव्हा थंड झाली तेव्हा विश्वामित्राने ब्रह्मास्त्र फेकले ते अस्त्र त्याने काढलेले पाहताच अग्निसह सगळे देवर्षी गंधर्व महासर्प गडबडून गेले ते ब्रह्मास्त्र उभारले जातात सगळे त्रैलोक्य संत्रस्त झाले पण ते ब्रह्मा महाघोर ब्रह्मास्त्र सुद्धा ब्रह्म तेजाने ब्रह्मदंडाच्या योगाने गिळून टाकले महात्म्या वसिष्ठाने ब्रह्मास्त्र गिळताच त्रैलोक्याला मूर्छा येईल असे त्यांचे भयानक रूप झाले धुराने वेढलेल्या ज्वालात असलेल्या अग्नीतून जशा ठिणग्या बाहेर पडाव्यात अशा महात्म्या वशिष्ठांच्या केसांच्या छिद्रातून ठिणग्या बाहेर पडू लागल्या वशिष्ठाने हाताने उभारलेला ब्रह्मदंड जळू लागला तो धुराविरहित कालाग्नी आणि दुसरा जण यमादंड तसा होता त्यावेळी तपस्वी श्रेष्ठ वशिष्ठांची मुनिगणाने स्तुती केली हे ब्रह्मण तुमचे बर प्रभावी आहे ते तुमच्या तेजानेच तुम्ही आवरा ते महाबलवान विश्वामित्राचा तुम्ही पराभव केला आहे हे तपस्वी श्रेष्ठा कृपा करा लोकांची व्यथा नाही शिवू दे महातेजस्वी तपस्व्याला असे म्हटल्यानंतर त्यांनी शांती धारण केली विश्वामित्राची सर्व शक्ती निघून गेली उसाचा टाकून तो म्हणाला धिक्का रसोक क्षत्रियाच्या बळाला ब्रह्मतेजाचे बळ हेच खरे बळ एका ब्रह्मदंडाच्या योगाने माझी सर्व अस्त्रे नष्ट झाली ही गोष्ट लक्षात घेऊन इंद्रिय आणि मन दोन्ही प्रसन्न करून ब्रह्मत्व प्राप्त करण्याचे साधन जे महान तप त्याचा मी आता आसरा घेईन बालकांडाचा छप्पन्नावा सर्ग समाप्त